पुस्तक फुलाचा प्रयोग व सोराबनी रुस्तुम लेखक साने गुरुजी, वाचक विद्यापाटील गोष्ट दुसरी नदी शेवटी सागराला मिळेल प्रकरण पहिले देवाचा दरबार परमेश्वर आपल्या दिव्यसिंहासनावर बसला होता देवदूत स्तुतीस्तोत्रे गात होते इंद्र चंद्र सूर्य वायू सारे हात जोडून उभे होते देवा तुझा महिमा किती वर्णावा हे अनंत विश्व तू निर्माण केलेस इंद्राला पाऊस पडायला लावलेस सूर्याला तापाव्यास सांगितलेस तुझ्या आज्ञेने वायू वाहतो अग्निजळतो समुद्र उचंबळतो तुझे आज्ञेने पर्वत उभे आहेत नद्या धावत आहेत फुले फुलत आहेत वृक्ष डोळत आहेत किती विविध ही सृष्टी किती सुंदर किती मोठी आणि सर्वात कौतुक करण्यासारखी गोष्ट म्हटली म्हणजे मनुष्यप्राणी देवा परमेश्वरा तुझे सारे बुद्धिवैभव मनुष्य निर्मिणात ओतले आहेस एवढासा साडेतीन हात देहात राहणारा हा मनुष्य परंतु सर्व विश्वाचे तो आकलन करू शकेल सर्व सृष्टीवर सत्ता गाजवू शकेल तो पृथ्वीवर राहून ताऱ्यांचा इतिहास लिहिल पाताळातील घडामोडीवर नेईल मानवाला अशक्यसे काही नाही परमेश्वराची अशी स्तुती चालली होती इतक्यात तेथे -ते सैतानाला सारे कुजबुजू लागले दुधात जनू मिठाचा खडा पडला सुखात विष गेले सर्वांच्या प्रसन्न चेहऱ्यावर वक्रता दिसू लागली सैतान संतापाने व बोलू लागला पुरे करा ही स्तुती स्तोत्रे सुतीर करण्यासारखे काय आहे परमेश्वराचे अनंत विश्व दूर राहो आपण पृथ्वी भरतेच पाहूया काय आहे त्या पृथ्वीवर त्या पृथ्वीवर सदैव मारणमरण सुरू आहे बळी तो कानपिळी हा प्रकार सुरू आहे कोला कोंबडीला खाईल लांडगा कोल्याला खाईल वाघ सिंह सर्वांना खातील चिमणी किडे खाईल ससाना चिमणीला खाईल तेथे भूगंभ होतात एकदम सारे गडप होते ज्वालामुखीचे स्फोट होतात व आगीचा वर्षा होऊन लाखो जीव त्यात मारतात त्या पृथ्वीवर नाना रोग नाना साथी तेथे प्लेग आहे कॉलरा आहे मानमोडी आहे विश्रमजर आहे देवी आहे, गोवर आहे घटसर्प आहे काळपुळी आहे कोणी आंधळे आहेत कोणी पांगळे आहेत कोणी मुके आहेत आणि त्या मनुष्यप्राण्याची कशाला स्तुती करता काय आहे त्या मानवात मनुष्यप्राणी आज हजारो वर्ष झाली तरी आपसात झगडत आहे मनुष्य मनुष्याला छळीत आहे पीळीत आहे गिळीत आहे एकमेकांना मारू पाहतात एकमेकांना गुलाम करू इच्छितात मारण्याची भयंकर साधने शोधित असतात कोणी घंटा वाजवण्याचा हट्ट धरतात कोणी तीन वाजवण्याचा हट्ट धरतात घंटेसाठी भांडणाऱ्याचे का कौतुक कोणी तोंडाने शांतीमंत्र म्हणतात आणि खुशाल रक्तपात करतात शांती धर्माचे प्रेमधर्माचे उपाध्याय युद्धांना उत्तेजन देतात मारामारीत आशीर्वाद देतात हा मनुष्यप्राणी वरून हसतो व मनात रडतो गोड बोलतो पोटात द्विषाचे विष असते मनुष्याजवळ सत्य नाही न्याय नाही आपल्या मनाला जे वाटेल ते तो करतो आणि त्याचे समर्थन करण्यासाठी फक्त बुद्धी वापरतो प्राणी म्हणजे मूर्तिवंत पाप किती स्वार्थी किती दांभिक किती अहंकारी किती मनुष्य प्राणी म्हणजे दुनियेला शाप तो सर्वांचा संहार करील स्वतःच्या जातीचाही करील तो पक्ष्यांच्या गमतीसाठी मारील व मग त्यांच्या पेंडाभरून तो दिवानखाण्यात ठेवी तो हरणे मारील व मग त्यांची शिंगे शोभेसाठी आणील तो पक्ष्यांची पिसे ते जिवंत असता उपटील व त्या पिसांना नटेल या मनुष्याकडे पाहू नये असे मला वाटत मनुष्य म्हणजे विकारांचा गोळा देवदूत सैतानाला थांबू पाहत होते परंतु परमेश्वर म्हणाला त्याला बोलू दे सर्वांना मोकळेपणाने बोलण्याचे येथे स्वातंत्र्य आहे आणखी बोलावायचे आहे का मी शांतपणे सारे ऐकत आहे सैताना बोल सारे मनातील बोल सैतान म्हणाला किती बोललो तरी सुरेखच तुझी सृष्टी वाईट आहे ती पृथ्वी बहसूर आहे मनुष्यप्राणी म्हणजे शापरूप आहे परमेश्वर म्हणाला सैताना मी तुला एकच सांगतो शेवटी सारे गोड होईल आंबट कैरी पिकते लहान नदी मोठी होते, नदी वेडी वक्री जाते कधी उथळ कधी गंभीर परंतु शेवटी सागराला मिळतसाच हा प्राणी, तो वेडा वाकडा जाईल कधी माकडासारखा वागेल कधी वक्र व्याघ्राहून क्रूर होईल परंतु शेवटी मांगल्याच्या सागराकडे येईल या चिखल्यातून तो शेवटी डोके वर काढील व स्वतःचे जीवन कमळाप्रमाणे पावित्र्याने व माधुर्यानिभरिल मला ही आशा आह मलाही निश्चित खात्री आहे तू पहा एकदा प्रयोग करून ते पा सारे मानव येथून दिसत आहेत तुला जो पसंद पडेल त्याच्यावर प्रयोग कर त्याला पापाकडे नेण्याचा हट्ट धर परंतु शेवटी तो सत्पंथाकडेच वळेल तुझ्या पापाचा शेवटी त्याला कंटा येईल चिकल्यातच बेडकाप्रमाणे उड्या मारण्याचे तो बंद करील व गुरडाप्रमाणे उच्च जीवनात भरारी मारील करून पहा प्रयोग बग मानवाचा अधप्पात होतो का जितके त्याला खाली नेता तेवढे नेण्याची पराकाष्ठा कर परंतु मनुष्य शेवटी वर येईल सैतान पृथ्वीवरच्या मानवकांकड पाहू लागला हाती धरावा असा एकही मनुष्य त्याला दिसेना सारे दुबळे व भकड व्यक्तित्व कोणाजवळही नाही अशा बावळट्यांवर प्रयोग करण्यात काय अर्थ परंतु इतक्यात त्याला एक मनुष्य दिसला तो मनुष्य मनस्वी होता तो कुणाचा गुलाम नव्हता मनात येईल ये तिता करणारा होता बेडर होता तो सैतानला तो मनुष्य मानवला या माणसाजवळ करावा खेळ याच्यावर करावा प्रयोग असं त्याला वाटल बलवंताला बलवंताशी खेळायला आवडत सैतान परमेश्वराला म्हणाले तो पा हा एक मनुष्य त्याच्यावर मी प्रयोग करतो जर मी हरलो तर तसे येऊन सांगेन सैतानही सत्याला मान देतो परमेश्वर म्हणाला ठीक जा प्रयोग कर ने मानवायला खाली खाली परंतु शेवटी तो चांगल्याकडेच वळेल मला मुळीच शंका नाही